वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकशे पाचवा आपल्या सुरुजनांच्या मेळाव्यात त्या पुरुषसिंहाची ती रात्र दुःखात आणि शोक करण्यात गेली रात्र संपून पहाड झाल्यानंतर ते सर्व बंधू आपल्या अप्तिष्ठांसह मंदाकिने नदीवर हवल आणि जप करून रामाकडे आले ते येऊन मोकाटपणे बसले कोणी कोणाशी काही बोलले नाही म सुहृद मंडळी जमली असताना भरत रामाला म्हणाला मला हे राज्य दिले गेले आणि माझ्या मातेचे समाधान झाले ते ले ले। राज्य आता मी तुला देत आहे हे निष्कंटकपणे तू हो पर्जन्य काळात प्रचंड वेगाने वाहून येणाऱ्या लोंठ्याने जसा पूर मोडून टाकावा तसे हे मोडून पडलेले महान राज्य तुझ्या वाचून इतरांना पिळणे कठीण आहे किंवा गरुडापुढे पक्षाची प्रभो तुझ्या गतीशी माझी गती ठेवणे मला शक्य नाही जो नित्य दुसऱ्यांची उपजीविका चालवतो त्याचे जीवन धन्य जो दुसऱ्यांकडून पोचला जातो त्याचे जीवन रामा न शोभणारे असते माणसाने रोप लावावे ते वाढवावे त्याचा मोठा वृक्ष होऊन वाढला म्हणजे तो माणूस त्याच्या पुढे होतो आणि त्या वृक्षावर मनुष्याला मिळत नाही ती उपमा महाबाहो त्या अर्थाने तू जाणास कारण तू आमचा समर्थ पालक असूनही आम्हा अवलंबितांचे पालन तू करीत नाहीस महाराजा अनेक मुख्य मुख्य व्यावसायिक तळपणाऱ्या तल, सूर्याप्रमाणे शत्रूंचे दमन करणाऱ्या तुला राजार बसण्याची इच्छा करतात ती त्यांची इच्छा सफळ होऊ दे काकुतसा तुझ्या माग येत मस्त हत्ती गर्जना करू दे आणि अंतपुरातील स्त्रिया समाधान पाहून आनंद करू दे रामाची प्रार्थना करणारे हे भरताचे बोलणे ऐकून नगराहून आलेल्या नाना प्रकारच्या लोकांनी योग्य म्हणून होकार दिला यशील भरत असा दुःखी होऊन विलाप करताना पाहून धीर गंभीर कृतनिश्चयी रामाने त्याचे सांत्वन केले तो म्हणाला मनुष्याच्या हाती काहीही सत्ता नाही त्यामुळे आपल्या इच्छेनुसार त्याला वागता येत नाही इकडून आणि तिकडून कृतांत त्याला ओढीच असतो जे काही साठले असेल ते खर्च होत जाणार आहे जे वर चढतात ते शेवटी खाली पडतात जे भेटतात त्यांचा पुढे होतो जीवनाचा शेवट मरणाच होत असतो फळे पिकली की त्यांना जसे खाली पडण्यावरून हो गत्यंत नाही तसे जन्माला आलेल्या माणसाला मलनावरून हो गत्यंत नाही जसे भक्कम खांब असलेले घर जुने होऊन खाली बसते तशी माणसे जरा मृत्यू यांच्यात स्वाधीन झाल्यामुळे खाली कोसळतात यमुना जशी भरल्यानंतर जलाशय समुद्राकडेच जातो जसे गेलेली रात्र ही पुन्हा परत येत नाही या लोकी सर्व प्राण्यांचे दिवस आणि रात्री चालले आहेत आणि उन्हाळ्यात पाण्याचे थेंब जसे नष्ट होतात तशी आयुष्य भराभर नष्ट होत जात आहे तू स्वतःविषयी शोकर, दुसरा करता कशाला शोक करतोस तो स्थिर असो वा गो त्याचे आयुष्य कमी कमी होत आहे मृत्यू त्याच्या सोबत जात असतो मृत्यूच्या संगतीतच तो नष्ट होतो लांब अंतरापर्यंत मार्ग मृत्यू बरोबरच तो निवर्तो अंगावर सुरकुत्या पडतात डोक्याचे केस पांढरे होतात जरीने मनुष्य जीर्ण होतो काय केले असता तो सामर्थ्य संपन्न होणार दिवस उगवला की माणसे आनंद मानतात मावळला की आनंद मानतात पण आपल्या जीवितांचा क्षय झाला हे काही माणसाला कळून येत नाही नवा नवा ऋतू आलेला पाहून माणसे हर्ष पावतात पण ऋतूंच्या परिवर्तनातून प्राण्यांचा प्राण नष्ट होत जात असतो समुद्रात एक लागू दुसऱ्या लाकडापाशी येते येऊन काही काळ एकत्र राहून परत रीतीने ज्ञाती बांधव येतात आणि अलग होतात त्यांचा वियोग निश्चित आहे जे व्हायचं आहे ते कोणीही प्राणी टाळवत नाही मेलेल्याचा शोक करणाऱ्याला मरण टाळण्याचे सामर्थ्य नसते व्यापाऱ्यांचा तांडा वाटेने चालला असताना जसे वाटेतल्या कोणी एकाने मीही तुमच्या पाठोपाठ येतो असे म्हणावे त्या रीतीने आपल्या अगोदर झालेल्या वाडवडिलांनी आक्रमिलेला मार्ग निश्चित आहे त्या मार्गाला जर टाळणे शक्य नाही तर त्या मार्गावर असलेल्याने शोक करावा प्रवाहमागे परतत नाही आयुष्य संपून चाललेले असताना स्वतःला सुखाकडे लावावे जीव हा सुखाची इच्छा बाळगणार आहे आपले वडील धर्मात्मा होते पूर्णत्वाने अत्यंत शुभयज्ञ करून आणि दक्षिणा देऊन बाबारे ते स्वर्गाला गेले त्यांचा शोक करणे योग्य नव्हे आपल्या वडिलाने जीर्ण झालेला मनुष्य देह टाकून ब्रह्मलोकात विहार दैवी संपत्ती प्राप्त करून घेतली अशा कोणी शहाणा मनुष्य शोक करू शकत नाही तुझ्यासारख्या आणि सरका सुद्धा ज्याने ज्ञान मिळवले आहे तो जो इतराहून अधिक बुद्धिमान आहे तो तर नाहीच नाही असे नाना शोक आणि रडणे भेकणे धीर बुद्धिवंत पुरुषाने कोणत्याही परिस्थितीत वर्ज मानले पाहिजे म्हणून तू स्वस्त हो शोक करू नकोस नगरीकडे जा आणि तेथे राहा नरश्रेष्ठा प्रभू पित्याने तसेच ठरवले त्या पुण्यकर्मी पित्याने जे मला नेमून दिले ते आर्य शासन मीही अंमलात आणू शत्रू दमना त्याने जे सांगितले ते बाजूला टाकणे हे न्याय होणार ते तुलाही सदामान्य होते तेच आपले हितचिंतक आपले पालक होते म्हणून धर्माचरणी लोकाना संमत असलेले पित्याचे ते, ते सांगणे वनवास्पद करून त्या आचाराने मी पालन करीन जो मनुष्य धार्मिक आहे आणि वृत्तीचा आहे ज्याला परलोक जिंकण्याची इच्छा आहे त्याने वडिलांच्या इच्छेनुसार वागणारा हवा वागणारा व्हावे हे नरश्रेष्ठा आपल्या पित्या दशरथांचे शुभ वागणे डोळ्यापुढे आणून आणि आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार आपले कर्तव्य कर पित्याची आज्ञा पालन करण्याच्या हेतूने तो महात्मा आपल्या धाकट्या भावाला असे अर्थपूर्ण वचन बोलला आणि थोड्याच वेळात प्रभू राम स्तब झाला अयोध्याकांडाचा एकशे पाचवा सर्ग समाप्त